दशरथ नावाचा राजा अचल अशा धर्मसेतू सारखा सत्य प्रतिज्ञा म्हणून प्रख्यात त्याचा पुत्र राम तो राम धर्मात्मा म्हणून तिन्ही लोकांत प्रसिद्ध तो दीर्घ भुजा असणारा विशाल नेत्रांचा माझा पती माझे दैवत आहे तो विश्वाकूच्या कुळात जन्मलेला सिंहासारखे खांदे असलेला महा तेजस्वी राम भ्रात्या लक्ष्मणासह तुझा जीव घेईल त्याची मी असताना जरी तुम्हाला बळजोरीने लढाई भूई सपाट होसा जन्मस्थानात खरं झाला जे तू भयंकर रूपाचे महाबलवान राक्षस म्हणालस ते रामापुढे सगळे गरुडापुढे जसे सर्पत असे विषहीन हो, होऊन जातील त्या धनुष्याच्या दोरीपासून निघणारे सुवर्ण मंडित शरभ गंगेच्या लाटा जसा तट धुऊन काढतात तसे तुझे शरीर उडवून लावतील रावणा तू सुरांकडून आणि असुरांकडून जरी मारला जाणे शक्य नसले तरी त्यांच्याशी हे महान वैर निर्माण करून तू जिवंतपणे मोकळा सुटणार नाहीस तुझे जे काही आयुष्य राहिले आहे त्याचा अंत करणारा बलवान रामच आहे यज्ञीय योपाला बांधलेल्या पशूच्या जीविताप्रमाणे तुला आता जीवित दुर्लभ आहे जर राम रागाने पेटलेल्या डोळ्याने तुझ्याकडे नुसता पाहिल तर राक्षसा रुद्राने जसा मदन जाऊन टाकला तसा तू जळून जागराचे शोषण करू शकतो तो सीतेला आताच मुक्त करू शकेल तुझे आयुष्य नष्ट होईल वैभव नष्ट होईल बळ नष्ट होईल शरीर नष्ट होईल तुझ्यामुळे लंकेला वैधवे येईल मला तू माझी इच्छा नसताना पतीच्या पाठमोरे बळजोरीने ओढून आणलेस हे तुझे पापी कर्म माझा महा तेजस्वी भरता माझ्या दीरासह हो। स्वतःच्या पराक्रम शक्तीच्या बळावर निर्भय होऊन जनशून्य दंडकारण्यात राहत आहे तो तुझे वीर बळ दर्प उद्धटपणा जसा असेल तसा तुझ्या अंगातला युद्धात शरवर्षाव करून काढून टाकेल माणसाचा विनाशृष्ट माणसे काळाच्यामुळे कामात चुका करीत राक्षसा अंगावर हात टाकल्याने जवळ आलाय तू स्वतःचा राक्षसांचा आणि आपल्या परिवाराचा वध जवळ आणलाय स्तृक इत्यादी यज्ञपात्रांनी शोभणारी यज्ञ मंडपाच्या मधोमध असणारी आणि द्विजाने मंत्राने पवित्र केलेली वेदी जशी चांडालाकडून पायाखाली तुडवली जाणे अशक्य तशी मी त्या नित्य धर्माचरणी रामाची धर्मपत्नी दृढ पतिव्रता राक्षसाधमा तुझ्यासारख्या पाप्याकडून अंगाला स्पर्श करून घेणे अशक्य कमळांच्या समुदायात नित्य राजहंसासह क्रीडा करणारी हंसी वाढलेल्या गवताच्या रानात बसलेल्या डोमकवळ्याकडे कशी पाहिजे हे शरीर निश्चेतन झाल्यावर त्याला बांधून ठेव व मारून टाक मला हे शरीर किंवा जीवित राक्षस ठेवायचेच थे नाही जगात स्वतःच्या निंदेला मी वाव देणारच नाही क्रोधाने वैद्यही असे कठोर शब्द बोलले आणि मग रावणापुढे चक, सीतेचे कठोर अंगावर शहारा आणणारे बोल ऐकून ते सीतेला धमकी देणाऱ्या शब्दात म्हणाला मैथिली माझे बोलणे ऐक तुरा मी बारा महिने देतो सुंदरी या काळात जर तू माझ्याकडे आली तो त्यानंतर माझ्या न्याहरी करता माझे आचारी तुझे राई राई एवढे तुकडे करतील असे कठोर वचन बोलून शत्रूला रडवणारा रावण मकृत <coughs> राक्षसीना म्हणाला अत्यंत विद्रुप महाभयंकर दिसणाऱ्या आणि रक्त मांसाचे भोजन करणाऱ्या राक्षसीने हिचा ताठा लवकरच नष्ट करावा त्याच्या सांगण्यावरून महाभयंकर भीतीदायक दिसणाऱ्या राक्षसीने त्याला हात जोडले आणि मग मैथिलीला वेढा दिला त्या राक्षेत तेथे तिच्या सभोवर राहून कोणालाही न कळेल अशा रीतीने तिच्यावर पहारा ठेवा तेथे तिला चांगली पीडा देऊन आणि पुन्हा सामोपचार करून वनात हातीणीला जशी वश करून घेतात तशी सर्वजणी वश करून घ्या अशी रावणाने त्यांना आज्ञा दिल्यानंतर त्या राक्षसी मैथिलीला पकडून घेऊन अशोक वनिकेकडे गेल्या त्या अशोक वनिका इच्छेला येणारे सर्व फळे वृक्षांनी आणि नाना प्रकारच्या फुलाफळांनी भरलेली होती सर्व काळ मधाने होऊन राहणाऱ्या पक्षांनी तेथे वस्ती केली होती परंतु जनककन्या मैथिली शोकाने व्याप्त होऊन राक्षसींच्या बंधनात वाघांच्या तावडीत हरिणी सापडावी तशी सापडली अतिशय शोकाने पीडित होऊन जनककन्या मैथिली पाशात सापडलेल्या हरिणीला जशी स्वस्थता नसते तशी ती भिरू अस्वस्थ राहिली विद्रुप दिसणाऱ्या डोळ्यांच्या राक्षसीनं अतिशय पिढलेल्या मैथिलीला तेथे शांती कशी ती नव्हती ती एकसारखी पतीची की, पती की आणि प्रेम दिराच्या आठवणकडे भय आणि शोक याने पीडित होऊन बेशुद्ध झाली अरण्यकांडाचा छप्पन्नासाठी